पुस्तक घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील गोष्ट पहिली स्वर्गातील माळ गावाचे नाव होते आमोदे मोठे सुंदर होते गाव नावाप्रमाणेच गावाची कीर्ती होती आमोद म्हणजे सुवास त्या गावाच्या किर्तीचा सुवास आजूबाजू सर्वत्र पसरला होता गावातील सारे लोक सुखी होते गाव स्वच्छ होता गावाला वेत्रवती नदीमुळे शोभा आली होती सकाळ संध्याकाळ केवाळी पहा नदीचे तीर मुलाबाळांनी बाया माणसांनी भुराढोरांनी गजबजलेले दिसे आमोदे गाव उदार होते सारे लोक प्रेमळ होते एकमेकास मदत करी, कोणी कोणाचे उणे पाहत नसे द्वेष नाही मत्सर नाही परंतु अलीकडे काय झाले कोनास कळे पूर्वीसारखे ते गाव राहिले नाही प्रेम कमी झाले सहानुभूती नाहीशी झाली जो तो स्वतः पाहू लागला कोणी मानासाठी आपापले कोणी सत्तेसाठी गावातील सुख संपले भांडणे सुरू झाले आमोदे उतरती कळा लागले पूर्वी या गावाची एक आख्यायिका होती दर वर्षी दिवाळी आली म्हणजे स्वर्गातील माळ या गावात येईल ज्याने सर्वात सुंदर देणगी दिली असेल त्याच्या गळ्यात ती माळ पडत असे देवाघरची माळ तिचा वास दश दिशांना पसरे परंतु अलीकडे 12 वर्षात तशी माळ आली नाही गावाची पुण्याही संपली देवाची अवकृपा झाली देवाला आवडणारे कृत्य जणू कोणीच करीना देवाला आवडेल अशी देणगी कोणी देईना परंतु यावर्षी अशी दाट बदनता उठली होती की स्वर्गातील माळ येणार येणार भविष्य करण्यात आले होते कोणाच्या गळ्यात पडणार ती माळ लोकांचे तर्क सुरू झाले कोणी नास्तिक व शंकेकोर म्हणू लागले कश्चीय ते माळ गेले ते पूर्वीचे दिवस साऱ्या गप्पा आहेत त्या अमोदे गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता त्याचे टुमदार घर होते त्याला मुलगा नव्हता परंतु तीन मुली होत्या तिन्ही मुली मोठ्या सुंदर होत्या हिरी मानकी व रुपी अशी त्यांची नावे होती त्यांच्याकडे एक मुलगी कामाला येत असे त्या मुलीचे नाव होते सखू सखूची आई गरीब होती ती मोलमजुरी करी, तिचा नवरा वारला होता तिला सकू एवढी एकच मुलगी होती आमोदे गावात ती नुकतीच आलेली होती सकू फार लहान नव्हती फार मोठी नव्हती त्या श्रीमंतांच्या मुलींच्या बरोबरीचीच ती होती असेल 12 तेरा वर्षांची सखू प्रेमळ होती प्रामाणिक होते सारे काम टापटिपीने व स्वच्छतेने करी एके दिवशी हिरी मानकी व रुपी अगदी कामाच्या गर्दीत होत्या कोणते होते काम त्या तिघी बहिणी काहीतरी बांधित होत्या काही वस्तू कोणाला पाठवीत होत्या वस्तू बांधता बांधता त्या एकमेकीशी बोलत होत्या हिरी म्हणाली माझी देणगी देवाला आवडेल शाळेत जे पुस्तक मला माझ्या एका मैत्रिणी आहे स्वतःच बक्षीस मी ते देत आहे मानकी म्हणाली माझ्या वाढदिवशी बाबाने जे सुंदर रेशमी पातळ मला दिलं ते भेट मी भेट म्हणून मैत्रिणीस पाठवित आहे देवाला माझी देणगी आवडेल रुपी म्हणाली मी माझी सुंदर बाहुली इंदापूरच्या मैत्रिणीस पाठवीत आहे त्या बाहुलीवर माझा जीव की प्राण तिला मी किती दागिने केले किती तिला नटविली परंतु अशी ती बाहुली मी आज पाठवित आहे सखू त्या बहिणींना मदत करीत होती ती त्या वस्तू नीट बांधित होती त्या वस्तू का पाठवायच्या तिला कळेना तिच्याने राहावेना तिने शेवटी विचारले तुम्ही आज या वस्तू का पाठविता सांगा नाही राहताई अग आता दोन दिवसांनी दिवाळी येणार दिवाळीच्या दिवशी आकाशातून माळ येणार स्वर्गातील फुलांची माळ देवाच्या घरची माळ ज्याची देणगी देवाला आवडेल त्याच्या गळ्यात ती माळ पडेल सारा गावात बातमी पसरली आहे गेली बारा वर्ष माळ आली नाही पूर्वी येत असे यंदा पुन्हा येणार असं म्हणतात म्हणून गावातील वाटत आहे की ती माळ स्वतःच्या गळ्यात पडावी सखू तू कोणती देणार हिरेने हसून विचारले सखू म्हणाली मी कोणती देणार देणगी माझ्याजवळ काय आहे देण्यासारखं का। ना पातळ ना खण ना खेळणं ना पुस्तक माझी आई गरीब आहे आम्ही काय देणार तुमच्या घरात माळ पडली तर त्यातच माझा आनंद ज्या घरी मी कामाला जाते त्या घरात माळ तर मी मला मिळाल्यासारखीच आहे अशा पुण्यवंतांच्या घरी मला काम करायला मिळालं असं मनात येऊन मी आनंदाने नाचे अधिकच नेटानं तुमचं काम करेन झालं नाही निट बांधून सखू कसं सारा छान करते आम्हाला नाही जमत रुपी म्हणाली आणि तरी ती शाळेत जात नाही मानकी म्हणाली त्या आमोदे गावात देणग्या देण्याची लाट उसळली होती नास्तिक व शंकेकोर सुद्धा देणग्या देऊ लागले मोठमोठे शेठ सावकार तेही पुढे सरसावले कोणी आपल्या नावाने धर्मशाळा बांधली कोणी एक विहीर बांधून तिच्या कट्ट्यात स्वतःच्या नावाचा दगड बसविला असे प्रकार चालले होते होता होता दिवाळी आली उजाडत्या पहाटे मंगल स्नाने करायची आज रात्री माळ येणार गावात उत्सुकता उचंबली होती लहान थोरांच्या तोंडी एकच विषय जिकडे जात तिकडे एकच बोलणे कानावर येईल माळ येणार कोणाला मिळणार सायंकाळ होत आली त्यातून मुलींचे आईबाप छानदार गाडीत बसून बाहेर फिरायला गेले होते घरी मुलीच होत्या त्यांनी घरासमोर सुंदर सडा घातला त्यावर सुंदर रांगोळी काढली सखू त्यांना मदत करीत होती मातीच्या पंतया तयार करण्यात आल्या सखून त्यांच्यात वाती घातल्या तेल घातले दिवे लागायची वेळ झाली एकाएकी चमत्कार झाला आकाशात काळे ढग जमा होऊ लागले फारस भयंकर काळोखी आली विजा चमकू लागल्या कडकडाट गिडगडाट होऊ लागला लहान मुळे भिवू लागली प्रचंड वारा सुटला मोठे वादळ होणार प्रचंड तुफान होणार पाऊस पडू लागला जोराचा पाऊस मुसळधार पाऊस पावसाळ्यात असा पाऊस पडत नव्हता जिकडे तिकडे पाणीच पाणी पानि। खळखळ पाण्याचे प्रवाह वाहत होते पाऊस थांबेना वारा थांबेना कडाळकड अरे बापरे केवढा आवाज कुठेतरी खास वीज पडली असावी त्या तिन्ही मुलींच्या पोटात धस्त झाले त्यांचे आईबाप बाहेर गेलेले होते वादळात आईबाप सापडले गावात जिकडे तिकडे अंधार दिवाळीचा दिवस परंतु एकही दिवा बाहेर दिसेना कारण त्या वाऱ्यात एकही दिवा टिकेना पंत्या लावून बाहेर आणाव्या तो भिजून जा सुखाची मा, ती स्वर्गातील मा येण्याचे दूरच राहिले प्रलय काळची रात्र आली असे सर्वांस वाटले वेत्रवती नदीचे पाणी वाढू लागले घो घ आवाज ऐकू येऊ लागला गाव वाहून जाणार की काय इतका का पापी झाला गाव देवाला का नकुश झाला हा गाव की स्वर्गातील माळ पाठविण्यापूर्वी देव तो गाव धुवून होता त्या गावातील सारी घान दूर करीत होता हिरी म्हणाली आज दिवाळी परंतु एकही दिवली बाहेर लावता येत नाही मानकी म्हणाली वास्तविक दिवाळीच्या दिवशी हजारो पंत्या लागायच्या परंतु आज आपला काळोख रुपी म्हणाली सखू तू तर एखादी युक्ती सांग बाहेर दिवे लावायची सखू म्हणाले आपल्या घरातील सारे कंदील आपण बाहेर टांगूया ते वाऱ्यात थोडे टिकतील आणि घरात पंत्या लावून दारे घेऊ लावून म्हणजे त्या घरात टिकतील बाहेर प्रकाश व आता प्रकाश नाही का मानकी मनाली। सखू तुला कसं सुचत आम्ही शाळेत जातो परंतु आम्हाला सुचत नाही आमच्या डोक्यात उजेड नाही तर बाहेर काय पडणार सखूने सांगितले त्याप्रमाणे करण्यात आले घरातील सारे कंदील बाहेर लावण्यात आले बाहेर थोडा उजेड झाला आकाशात लखन वीज चमकली त्या मिनमिन कंदिलांना ती वीज का हसली आकाशातील विजे हस खुशाल हस तुझा प्रकाश जगमगीत असला तरी त्याचा काय उपयोग त्याने डोळे मात्र दिपून जातात या कंदिलाचा जा प्रकाश सौम्य असला तरी त्याने रस्ता दिसतो पाऊल कोठे टाकावे ते कळते पाऊस थांबला नव्हता पडतच होता त्या तिन्ही मुलींचे आईबाब अद्याप परतले नव्हते त्या मुलींना भूका लागल्या रुपी म्हणाली सखू आई केव्हा येणार मला तर लागली आहे भूक वाढतेस आम्हाला तू वाड फराळाचं हिरी म्हणाली खाऊ काहीतरी माणकी म्हणाली चल आपण बसू सखू वाढ तू आम्हाला सखूने तीन केळीची पाने मांडली पानाभोवती तिने रांगोळी घातली नंतर करंजा अनरसे सांजुऱ्या चकल्या कडबोळी वगैरे दिवाळीचे पदार्थ तिने वाढले तिघी बहिणी खाऊ लागल्या त्यांना खाताना पाहून सखूचे पोट भरून येत होते रुपी खाताकथा म्हणाली पाऊस केव्हा थांबणार आई केव्हा येणार हिरी म्हणाली थांबेल लवकरच गावाबाहेरच्या देवाजवळ बाबा थांबले असतील मानकी म्हणाली आईला बाबांना देव सुखडू भिजून गेले असतील म्हणत मना असतील मनात की पोरी भुकेली असतील आपण तर बसलो सुद्धा खाऊ माऊ करायला इतक्या दारावर टकटक आमात झाला कोणीतरी आले कोण आले रुपी म्हणाली जा सखू बाबा आले हिरी म्हणाली पावसातून आले धाव सखो मानकी म्हणाली जरा खायचं थांबूया सखू लगबगिने धावतच गेली तिने दार उघडले तो कोण होते तिथे तेथे आईबाप नव्हते गाडी नव्हती मग कोणी मारली होती दारावर थाप तेथे एक लहान मुलगा उभा होता कंदिलाच्या अंधूक प्रकाशात त्याचे केविलवाने तोंड दिसत होते कोण रे तू बाळ सखुने मंजूळ वाणीने विचारले मी एक अनाथ मुलगा आहे मला आई ना बाप बहीण ना भाऊ मी एकटा आहे या जगात मी एकटा आहे भटकत भटकत या गावी आलो म्हंटल दिवाळीच्या दिवशी आमोदे गावी जावं लोक तिथं देणग्या देत आहेत आपणासही काही मिळेल परंतु पोटात काही नसल्यामुळं गावात येई तो अंधार पडला मुसळधार पाऊस पडू लागला मला रस्ता सापडे काटे बोचले दगडावर ठेचा लागल्या मी सारा भिजून गेलो आहे मी गारठून गेलो आहे पोटात काही नाही मी दमून गेलो आहे एक पाऊल टाकणंही कठीण मला घेता का घरात मला मानता का भाऊ माझी होता का बहीण येते का गरीबाची दया करता का माझी किव तो अनाथ मुलगा कसे पण बोलत होता सकुचे हृदय बिरघळले ए हो ये असे ती म्हणाली त्याचा हात धरून ती त्याला घरात घेऊन आली त्या तिन्ही बहिणींनी पहिले तो आई नाही बाबा नाही समोर एक भिकारडा पोरगा मानकी म्हणाली सखू कोणाच हा मुलगा असल कोणी भामटा त्याला का घरात घ्यायचं हिरी म्हणाली भिकारडा आहे अंगावर नाही धडचिंदी पाय चिखलात बरबटलेले घाणेडे पाय घरात आणले रुपी म्हणाले जा रे तुला लाज नाही वाटत सखू म्हणाली ए हो बाळ त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस चल तुला कडक पाणी देते अंगाला तेल लावते नीट आंघोळ कर मग पोटभर फराळ कर आज दिवाळी मी एकटी आहे देवाने मला भाऊ दिला सखूने त्याच्या अंगाला तेल लावले त्याला कड़त पाणी दिले त्याचे अंग पुसले एका केळीच्या पानावर त्याला फराळाचे वाढले मानकी म्हणाली सखू त्याला स्वयंपाकघरात कुठं आणलंस सारा घर बाटवलंस कोणाचा मुलगा आहे देव जाणे हिरी म्हणाले सखू तू माजलीच होय म्हणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देव थांब आईला येऊ दे म्हणजे तुला काढून टाकायला सांगते रूपी म्हणाली आणि त्याला फराळाचं तरी किती वाढलं आहेस त्या देण्या घेण्याच्या कमी पुरणाच्या करंजा का वाढल्या नाही त्याला सखू म्हणाली मी माझा वाटा त्याला दिला आज मी तुमच्याकडे जेवणार नाही खाणार नाही म्हणजे झालं ना रुपी रागाने म्हणाली आम्हाला लाजो तेच वाटत गा वाहा म्हणे माझा वाटा दिला सखू त्या मुलाला म्हणाली बाळ पोटभर जेव मग मी माझ्या आईच्या घरी तुला पोहोचवेन तिथं तुझं हो मानगी मुलाकडे पाहत म्हणाली काय रे पोरा तो कुठल्या गावचा तो मुलगा म्हणाला माझ्या गावचं नाव आनंदपूर गिरी म्हणाली मग आनंदपूर सोडून इकडे दुखात कशाला आलास तो मुलगा म्हणाला माझ्या गावासारखा दुसरे गाव जगात आहे की नाही ते पाहण्यासाठी आलो रुपीने विचारले तुझ्या गावात काय आहे तो मुलगा म्हणाला माझ्या गावात भांडण नाही तंटा नाही द्वेष नाही मत्सर नाही कोणी कोणाला तुच्छ मानत नाही हिन समजत नाही सारे उद्योग करतात एकमेकांस मदत करतात माझ्या गावात लोकांची मन प्रेमाने भरलेली असतात नद्या विहिरी पाण्याने भरलेल्या असतात माझ्या गावात रोग नाही दुष्काळ नाही दारिद्र्य नाही दास्य नाही मानकीने विचारले तसा दुसरा गाव तुला आढळला का तो मुलगा हसला अजून नाही हिरी म्हणाली दिसतो बिकारडा परंतु बोलतो तर छान सखू म्हणाली चल बाळ तुला आईकडे पोहोचविते उद्या पायातील काटे काढे आता झोप चल सखू त्या मुलाचा हात धरून निघाली तो पाऊस थांबला आकाश निवडले ढग गेले आकाशातील लाखो तारे जमजम करू लागले सारे गाव धून निघाले वारे थांबले लोकांनी दिवे लावले हजारो पंत्या घरासमोर चमकू लागल्या आकाशात तारे व खाली हजारो दिवे दिवाळी आली असे वाटू लागले हिरी मानकी रूपी, यांनी बाहेर पंत्या लावले, कशा दिसत होत्या त्यांच्या ज्योती शांत शीतल सौम्य प्रकाश हिरी म्हणाली या ज्योती हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत मानकी म्हणाली माणिक मोठ्या तळपत आहेत रुपी म्हणाली सोन्या रुप्याप्रमाणे झळकत आहेत सखू म्हणाली असती निर्मळ प्रेमाने झळकत आहेत या तिन्ही मुलींची आईबाब घरी येण्यास निघाले त्यांची गाडी येत होती इतक्यात गावातील सारी लहान थोड मंडळी स्त्री पुरुष मुले बाळे सारी माळ आली माळ आली सुगंध आला कुठेतरी माळ आली त्या बाजूने गमगमाट येतो आहे तिकडे चला असे म्हणत धावत त्या श्रीमंतच्या घराकडे येत होती त्या जमीनदाराची गाडी कशी घराशी आली गाडी सोडण्यात आली बैल बांधण्यात आले तो श्रीमंत मनुष्य तेथे उभा राहिला त्याच्या मुली घरातून धावत आल्या त्या आई आईबापास भेटल्या घरासमोर तुफान गर्दी वास तर होता परंतु माळ कुठे आहे ती का आकाशातून खाली येण्यासाठी निघाली आहे हा सुगंध का पुढे आला सखू त्या मुलाला घरी निजवून परत येत होती आपल्या धन्याकडे येत होती तो अपरंपार गर्दी कशी ती धन्याच्या घराच्या ओट्यावर चढली इतक्यात त्या तिन्ही बहिणी आश्चर्याने म्हणाल्या अगं अगं सखू अगं तुझ्या गळ्यात माळ ही बघ माळ स्वर्गातील माळ तुझ्या गळ्यात किजाच हा घंगमाट सखूच्या गळ्यात माळ लोक ओरडले काय सखूच्या गळ्यात मा एका चा चा हा अपमान आहे शंभू शेठ म्हणाले मी एका शायला लाख रुपये दिले परंतु मला माळ नाही देव अन्यायी आहे भिका म्हणाले मी माझ्या नावानं विहीर बांधली परंतु मला माळ नाही अन्याय आहे सखू म्हणाले काहीतरी चूक झाली असावी माझ्या गळ्यात कशाला माळ ज्या धन्याकडे मी काम करते त्यांच्या घरातील कोणाच्या गळ्यात ती पडायची असेल चुकून माझ्या गळ्यात पडली असावी मला भिकारी अशी देणगी दिली इतक्या सारे टकमका पाहू लागले तो मुलगा म्हणाला सखू तूच खरी देणगी दिलीस या गावातील प्रत्येक घराचा दरवाजा मी ठोठावला म्हंटले मला अनाथाला आधार द्या परंतु अश्विल कोणी भामटा अश्विल चोर चिमटाचा हीन जातीचा निघ येथून अशीच उत्तर मला मिळाली फक्त म्हटलं ए हो बाळ तुला आपली स्मारक उभारली आपल्या नावाचे दगड भिरीतून शाळातून बसविले की त्यांची स्वतःची पूजा होती त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा दगडांनी उभारून ठेवली देव अन्यायी नाही देव न्यायी आहे या संसारात सर्वात थोर देणगी जर कोणती असेल तर ती निरपेक्ष प्रेम भेदभाव सोडून दिलेलं प्रेम सबसे प्रेम सगळी मान घालून गेले सखूचे कौतुक करीत आयाबाया घरी गेल्या त्या तिन्ही बहिणी सकुला म्हणाल्या सखू सकु, आम्ही शाळेत जातो पुस्तके वाचतो परंतु तुझ्यासारखे वागणे बोलणे चालणे आम्हाला येत नाही तुला कोण असं वागायला शिकवित सखू म्हणाली मला कोण शिकवणार मला शिकविणारी एक माझी आई ती सांगत असते सखू आपण गरीब असलो तरी गोड बोलाव जे दुसऱ्यांसाठी करता येईल ते कराव, कोणाला हिडीस फिडीस करू नये सारी देवाची लेकर, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ ही माझी माळ मी तुमच्याच घरी ठेवीन तुमच्या घरात तिचा सुगंध पसरव तिघी म्हणाल्या आमच्या जीवनात पसरो सखू सारखं आमचंही जीवन हो